पुस्तक भारतरत्न कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉक्टर कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण पाचवे भारतातील शिक्षण एक दुशी कल्पनाच्या शिक्षिका स्वर्ण अरोरा या गणिताचा तास घेत होत्या त्या बीजगणिताचे एक प्रकरण रिक्त संच याबद्दल शिकवित होत्या रिक्तसंच म्हणजे जो रिकामा आहे किंवा घटकविरहित असा संच जसे की एक मात्रक रिकामा ट्रक हे अरोराबाईंनी कल्पनाला रिक्त संचाचे उदाहरण ठेवण्यास सांगितले यावर कल्पना म्हणाली की भारतीय स्त्री अंतराळवीर हे एक सुंदर असे रिक्त संचाचे उदाहरण आहे कारण आजपर्यंत तरी कुणी भारतीय स्त्री अंतरावीर झाली नाही एवढे वरून न थांबतापुढे ती म्हणाली कुणाच ठोक मॅडम एके दिवशी हा संच अस्तित्वात राहणार नाही आणि तो दिवस आला जेव्हा कल्पना स्वतः त्या संचाची एकुलते घटक झाली व त्या संचा अस्तित्व कायमचे संपवले प्रारंभी महाविद्यालयीन जीवनाचा कल्पना डी या महिला महाविद्यालयात दाखल झाली ती एकोणीशे शहात्तर मध्ये हरियाणा बोर्डातून दहावी तुतीने झाली तिची विज्ञान व गणित या विषयातील रुची बघून डीएव्ही महाविद्यालयाच्या शिक्षकांनी तिला प्रोत्साहन दिले कल्पनाने उच्च शिक्षण घ्यावे यावर त्यांनी भर दिला तिला अभियांत्रिकी क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती पूर्वी ती या गोष्टीपासून अनभिज्ञ होती की तिच्या घराजवळीला दयाल सिंग महाविद्यालय हे कर्नालमधील एकुलते एक महाविद्यालय आहे जे अभियांत्रिक शिक्षणासाठी पूर्वतयारी म्हणून कोर्स घेते सुदैवाने म्हणावा तेवढा उशीर झाला नव्हता आजच्या काळात ज्याला अकरावी व बारावी म्हणतात ते शिक्षण तिने यशस्वीपणे पूर्ण केले ती दयालसिंग महाविद्यालयात दाखल झाली दयालसिंग महाविद्यालयात आपल्या हुशारची चुनूक दाखवत तिने पंजाब इंजिनियरिंग कॉलेज चंदीगडमध्ये प्रवेश घेतला ही बातमी कल्पनाच्या वडिलांसाठी थोडी निराजजनक होती कारण कामानिमित्त ते बहुतेक वेळा कर्नाल बाहेर असत महाविद्यालयात प्रवेश घेताना त्यांना तिच्या योजनांबद्दल फारशी कल्पना नव्हती पण जेव्हा त्यांना जाणीव झाली की कल्पनाला फ्लाईट इंजिनिअर व्हायचे आहे तेव्हा त्यांनी तिचे मतपरिवर्तन करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काही एक परिणाम तिच्यावर झाला नाही तसे पाहिले तर ता सुनीताला सुद्धा उच्च शिक्षणासाठी चंदीगडला जाण्याबद्दल वडिलांचा विरोध नव्हता त्यांचे म्हणणे एवढेच होते की अभियांत्रिक क्षेत्रात मुलींना वाव नसताना तिथे का जावे यामुळे ते चिंतित होते त्याऐवजी त्यांना वाटे की तिने शिक्षकी किंवा डॉक्टरी पेशात आपले नशी माजमावे ती मात्र फ्लाईट इंजिने होण्यासाठी देहबाण विसरली होती कल्पनाला घरातून तिच्या आई बहिणींचा खूप मोठा आधार होता वडिलांच्या अल्पसंतुष्ट स्वभावावर तिला विजय मिळवता आला तो तिच्या आईवताईच्या भक्कम पाठिंबामुळेच यावेळीही घरात बरेच वाद संवाद झाले कल्पनाच्या बाजूने कौल मिळाला त्यामुळे वडिलांनाही सर्व मान्य करावे लागले कल्पनाचे वडील कामात खूप व्यस्त होते म्हणून तिची आई तिच्यासोबत चंदीगडला गेली निश्चयावर ठाम कल्पना त्या वर्षी केवळ वर सात मुलींनी प्रवेश घेतला आणि कल्पना ही एकच अशी विद्यार्थिनी होती जिने एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता ती दाखल होत असताना तिला विचारण्यात आले की दुसरा पर्याय काय आहे ती उत्तरली तिच्याकडे एकच पर्याय आहे प्रवेश घेतांना त्यातील शिक्षक हे निरनिराळ्या अभियांत्रिकी शाखांची माहिती देत होते त्यावेळी त्यांनी सुद्धा कल्पनांच्या वडिलांप्रमाणे तिला फ्लाईट इंजिनियर होण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न कला सर्व शिक्षण तिला समजावले की एरोनॉटिकल क्षेत्रात भारतात मर्यादित टोकडे आहेत पण ती आपल्या मतावर ठाम होती तिला मात्र फ्लाईट इंजिनियर व्हायच होते कल्पना कॉलेजला सायकलवर जात अस नमी ट्राऊझर घालत असुवातीला ती पंजाब विद्यापीठातील माता गुजरी हॉल इथं राहत असण कॉलेजमध्ये मुलींच्या वसतीगृहाची सोय नव्हती तिला तिच्या राहण्याच्या जागा सारख्या बदलाव्या लागल्या तेथे ते अभ्यासासाठी योग्य वातावरण नव्हते तिने अभ्यासात स्वतःला झोकून दिले व काम करताना काम म्हणून न पाहता त्याचा आनंद घेतला नंतर ती एका बंगल्यातील गॅरेजवरच्या रूममध्ये राहण्यास गेली छंद महाविद्यालयीन जीवनातील तिने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला होता व समाजकंटकांना धडा कसा शिकवावा हे ती जाणून होती पण तिने स्वतःहून कधीही सांगितले नाही ती नेहमी साध्या पेरवात राहत असे तिला साध्या जेवणाची आवड होती किमतीकडे जमिनीचा तिला छंद होता तिले पुस्तके वाचण्याची भारी आवड होती त्यासाठी ती शांत निवांत अशा वातावरणात रमत असे तिचे आवडते लेखक म्हणजे आयन रॅन अलेक्झांडर सोल्झेनिसिन सलमान रझदी रिचर्ड बाक आणि ओरियाना फालोसी हे होते तिला आवडणाऱ्या लेखकांची पुस्तके वाचावीत असा सल्ला ती तिच्या मैत्रीना देत अस तिच्या अवदाराबद्दल फार कमी लोकांना माहीत होती तिच्या एका गरीब वर्गमैत्रिणीसाठी कॉलेजची फीज मैत्रीच्या न कळत स्वतःच्या किशातून ती नियमितपणे भरत असे तिला स्त्रीमुक्तीच्या अवास्तव कल्पनामध्ये स्वारस्य नव्हते ती स्वतःला मुलांच्या बरोबरीने माणित असे कारण ती मुलांच्या तुलनेत कुठेही कमी नव्हती तिला काही निवडक मित्रमैत्रिणी होत्या धडपड ध्येयासाठी तिला तिचे ध्येय चांगले माहीत होते म्हणून ती विमान जगतातील आधुनिक तंत्र व प्रगती यांची न चुकता नोंद घेत असे ती या विषयासंबंधीची पुस्तके व मासिके गोळा करून पाननपाण वाजत असत केली जॉन्सनचे पुस्तक तिचे खूप आवडीचे होते ज्यामध्ये तिला युनायटेड स्टेट्स येथे गुप्तपणे कसे अत्याधुनिक तंत्राचे विमान बनवले जाते याची माहिती भेटली याशिवाय अभ्यासर कार्यक्रमातही ती कॉलेजात भाग घेत असे अॅरोनॉटिकल शिक्षणाच्या दरम्यान तिने बऱ्याच कलागुणांना वाव देण्याच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला या सर्व गोष्टींचा लाभ तिला अमेरिकन विद्यापीठात प्रवेश घेताना झाला ती कॉलेजच्या मासिकामध्ये लिखाण करीत असे ती प्रथम वर्षात शिकत असताना त्यांच्या पेस मॅक या कॉलेजच्या मासिकात पहिल्यांदा लेख लिहिला तो म्हणजे आपले मौल्यवान खडे पुढच्या वर्षापासून ती त्या मासिकाची विद्यार्थी विभागाची संपादक झाली त्याच वर्षी तिचा एक लेख प्रकाशित झाला ज्यामुळे ज्येष्ठ विद्यार्थी सुद्धा प्रभावित झाले होते तो लेखक अल्बर्ट आईन्स्टाईनच्या सापेक्षता या सिद्धांतावर आधारित होता त्याचे नाव अंतराळातील कालगती असे होते ती त्यांच्या कॉलेजच्या एरो व एस्ट्रो क्लबची संयुक्त सचिव होती तिच्या सचिवपदाच्या कारकिर्दीत तिने महत्वपूर्ण विषयावर बरीच व्याख्याने व परिसंवाद आयोजित केले जेव्हा तिला समजले की तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अवकाशयान पाहिलेले नाही तेव्हा तिने त्यांच्यासाठी एका चित्रपटाचा कार्यक्रम आयोजित केला ज्यामध्ये मोठमोठ्या अंतराळवीरांचे त्यांच्या अवकाशयानासहित दर्शन घडवले फ्लाईंग मशीनमध्ये फार कमी विद्यार्थ्यांना रस होता त्यापैकी एक म्हणजे कल्पना होती फ्लाइंग मशीन चढविण्यासाठी सा तिचा वृगमित्र आर के जोलीसोबत ती नियमितपणे कॉलेजजवळील मैदानावर जात असे तिने शाळेच्या परिपाटाची पुनरावृत्ती कॉलेजमध्ये केली म्हणजेच खेळांच्या स्पर्धांमध्ये भाग घेणे उदाहरणार्थ धावणे सायकल चालविणे दोर चढणे इत्यादी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विभागाचे दोन प्रोफेसर व्ही एस मल्होत्रा व एस सी शर्मा यांच्याबद्दल कल्पनाच्या मनात विशेष आदर होता तरी दोघेजण नेहमीच तिला मदत करीत व प्रोत्साहन देत तिचा सर्वजण आदर करीत असत तिचे सर्व शिक्षक म्हणत की ती जे काही काम करीत असे त्यातून आनंद मिळवित असे ती नेहमी काम काय आहे हे समजून घेत असे आणि प्रत्येकवेळी नवीन उपक्रमासाठी काम करायला उत्सुक असे उलट बहुतेक विद्यार्थ्यांचा कल हा चांगले गुण घेऊन डिग्री मिळवण्याकडे असे ती बेएससी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये उत्तीर्ण झाली या परिषदेचा तिसरा क्रमांक आला होता या प्रकारे, ती त्या कॉलेजची पहिली स्त्री एरोनॉटिकल इंजिनियर झाली तिचे प्रत्येक पाऊल एकमोठा इतिहास घडण्यासाठी पडत होते तिला तिच्या व्यक्तिमत्वाच्या उंचीची जाणीव नव्हती